नमस्कार श्रोते आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आणि दर रविवारी जसं आम्ही दुपारी दोन वाजता तुम्हाला भेटायला येतो मी आर जे तेजस्विने आणि माझ्यासोबत आहेत आमचे मित्र आरजे जे कैलास सर आणि हा खेळ शब्दांचा हा कार्यक्रम नक्कीच आत्ता सुरू झालेला आहे तुमच्या सोबत जसं की खूप छान वाटतं शब्दांसोबत खेळायला हो ना आणि आज आपण या हा खेळ शब्दांच्या या कार्यक्रमामध्ये आपण जो शब्द निवडलेला आहे तो शब्द म्हणजे नजर नयन कॉल करू शकता लाईव्ह शो मध्ये आणि आमचा नंबर आहे सेवन टू वन नाईन वन नाईन ट्रिपल झी शून्य पाच तुमच्याबद्दलच्या काय भावना आहेत त्या आम्हाला तुम्ही नक्की सांगा पण हो जस की आजचा विषयच आहे नयन नजर तर आय थिंक सो की असं नाही की आपण प्रोग्राम सुरू करतोय आणि एखाद सुंदर गाणं नक्कीच मला असं वाटतं की तुमचं आवडीचं गाणं मला माहिती आहे नजर के सामने जिगर के पास गाण्याची सुरुवातीनेच आपल्या शो ची सुरुवात करूया कर तुम्ही मात्र कुठेही जायचं ना आणि हा ऐकत राहायचं हे सुंदर असं गाणं तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ नजर के सामने जिगर के पा pa विश्रांतीनंतर श्रोतो मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमात विथ आर जी कैलास आणि आर जी आणि जसं आपण खूप सुंदर असं गाणं ऐकलं खूप छान वाटलं आणि कार्यक्रमाची सुरुवात इतक्या सुंदर, सुंदर गाण्यानी झाली खूप छान आणि जसं की आपल्याला खूप छान असे मेसेजही आलेले आहेत मी वाचून दाखवते सर की नजरेचा बाण तिच्या नजरेने सोडला नजरेचा बाण तिच्या नजरेने सोडला तो माझा नजरेला येऊन भिडला भिडला तर भिडला थेट काळजात घुसला भिडला तर भिडला थेट काळजात घुसला जीव माझा तिच्या प्रेमात आणला विलास शिंदे नेवासा अहमदनगर या ठिकाणाहून त्यांनी पाठवली आहे आणि आय थिंक सर मला माहिती आहे सर कि तुमच्याकडे प्रत्येक चावळी एक उत्तर नक्कीच आहे अतिशय सुंदर अशी चावळी मला वाटतं आपल्याला एक कॉल येतोय आणि आपण तो कॉल घेऊया कॉल घेऊया आपण हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार सर कोण बोलताय कठून बोलताय सर हम्म पांडुरंग माने बोलतो सोलापूर पोखरापूर तालुका महोळ वेलकम वेलकम सर बोला ना आजचा जो विषय आहे डोळ्यावरचा आधारित oh. मला त्याच्यावर एक माझं आवडतं गाणं तुझ्या वाचून करमेना चित्रपटामधलं तुझ्या डोळ्याच माझं मन हस्तय मस्त गाणं सुंदर असं गाणं तुम्ही काय सांग डोळ्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता डोळ्याबद्दल एवढंच सांगू शकतो की जर आपला आपल्याला एखादा माणूस जर बोलत असेल आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितला तो जर आपल्या नजरेला नजर देत असेल तर समजायचं की तो माणूस खरं बोलतो खरं बोलतोय डोळेच सांगतात खरं बोलतो किंवा खोटं बोलतो नक्कीच नक्कीच आणि खूप छान असं गाणं आहे सर आणि मी नक्कीच तुम्हाला हे गाणं ऐकव आणि फोन केला यासाठी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू तर आपण बोलत होतो ते विलास शिंदेसर यांनी ही छान चारोळी पाठवली आहे मला असं वाटत कि मनातले भाव बोलायला शब्दांची गरज नसते oh, मनातले भाऊ बोलायला शब्दांची गरज नसते तिच्या डोळ्यात पाहिल्यावर अबोल्यात ही प्रेम दिसते अबोल्यात ही प्रेम दिसते आणि म्हणून कोणी असं म्हटलं पण आहे डोळ्यांची भाषाच न्यारी डोळ्यांची भाषाच न्यारी शब्दांशिवाय स्पष्ट मांडता येतात वा वे पडलीच तर आपल्याशी न बोलता भांडता येतात वाडण जुगण होऊ शकते, हो शकते। गरज नाही त्यांना शब्दांची आणि आपल्याला माहितीये का तेजूजी डोळ्यांचं कसं असत जसं की आता आपली माने सर म्हणाली होती की डोळ्यात पाहिल्यानंतर खरं खोटं भाव आपल्याला कळतात कसं आहे नजर जी असते त्या नजरेचे अनेक प्रकार असतात आपण जर पाहिलं तर का नजरेत पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं कि किती करून येणे किती ममतेने एखादी व्यक्ती आपल्याकडे बघते किती प्रेमाने बघते त्यानंतर तिरस्कार एखादी व्यक्ती आपल्याकडे करत असेल आपला तर आपल्याला तेही नजरेतूनच कळत आणि काय सर की एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्याचे डोळे कधीच आपल्या म्हणजे नजरेला न... नजर भेडत नाही तो इकडे तिकडे पाहत असत की हा खोटं खोटं बोल आणि एखादा निर्धास्त म्हणून आपल्याशी बोलतो त्यावेळेस की ह्याच्या डोळ्यामध्ये सत्य लपलेला आहे निश्चितच निश्चितच मला वाटतं आपल्याला एक मेसेज येतोय मनीषा चौरे त्यांचा मेसेज आहे नगर च्या आहेत वाचून दाखवून त्यांनी मेसेज पाठवला आपल्याला चारोळीचा तर चारोळी त्यांची अशी आहे अश्रू असतात प्रामाणिक शेवटपर्यंत देतात साथ अश्रू असतात प्रामाणिक शेवट पर्यंत देतात साथ पाहत नाहीत ते ओघळणाऱ्या डोळ्यांची जात वा किती सुंदर असं लिहिलेलं आहे हो, हो, हो. किती छान असे शब्द आहेत आणि खूप खूप आभार आपण मेसेज केला तर आ, मला असं वाटतं की त्यांनी जे डोळ्यातले भाव जे त्यांनी व्यक्त केलेले आहेत त्या अनुषंगाने मला असं म्हणा वाटत की माझी जी चारोळे आहे कि तिच्या आठवणी येतात हृदयाचं जवळ फिरून तिच्या आठवणी येतात हा आपण मला वाटतं कॉल येतो तो कॉल आधी घेऊया श्रोत्यांचा तिच्या आठवणी येतात कॉल घेऊया कॉल कारण श्रोत्यांना ऐकणं खूप महत्वाचं आहेमस्कार मॅडम नमस्कार मॅडम बोला ना काही नाही कार्यक्रम होता आपल्या मॅडम तुमचं नाव सांगा कुठून बोलताय मी रजमतोय दीपाली गुरवम मॅडम वेलकम बोला नमस्कार, नमस्कार नमस्कार बोला मॅडम आपण आपली चारोळी एखादी नयन डोळे नजर या विषयी असेल तर आपण चारोळी लाईव्ह प्रोग्राम मध्ये ऐकू शकता आपण आपल्या फरमाईचं गाणंही देऊ शकता सर uh, गाणं तर मला द्यायचंच आहे खास oh. uh, uh, मराठी गाणं आहे oh. एकाच या जन्मीजनू हिरून नवी जन्मेलमीन्मी जणू हिरुनी नवी जन्मेनमी लहरे नमी बहरे नमी oh. उगवे नमी नक्कीच नक्कीच खूप सुंदर असं गाणं आहे आणि खूप छान वाटलं आपले असेल तर आपण ऐकू शकता हो uh, सर नक्की ऐकेन मी uh, एक मिश्किलाशी चारोळे ऐकवते सर वेलकम oh, खुनावणारे डोळे तुझे खुणावणारे डोळे तुझे साऱ्या कॉलेजला माहीत होते वाझे साऱ्या कॉलेजला माहीत होते एकीला नजर आणि दुसरीकडे कहर एकीला नजर आणि दुसरीकडे कहर तुझे चाळे सगळे जग जाहीरच होते वा वा खूप असं आपण कॉल केला आवाज तर सो कॉल आणि येतो का पाहण्यासाठी डोकावतात डोळ्यात दुरून डोकावतात डोळ्यात दुरून वाद दुरू, नाही दुर� आपली खूप छान अशी चारवळ आहे पण जसं की आपल्याला आता दोन कॉल आले होते हो. खूप सुंदर आहे अशी त्यांनी न शब्दाबद्दल हो. फरमाईश केली आहे तर सर्वात प्रथम आपण पांडुरंग सरांचं हे खूप आवडीच गाणं त्यांना ऐकवूया आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद माझ्या डोळ्यात तुझ माझ्या डोळ्यात तुझ दिसते तुझ्या डोळ्यात माझ मन दिसते माझ्या डोळ्यात तुझं माझ्या डोळ्यात तुझ मन हस्ते ओढ हास्या मधून स्पर्शामधून ओढ हास्या स्पर्शा मधुनी शब्दा वाचून सार उमगत शब्दा वाचून सार उमगत दोस्तों और आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 खुश वेलकम बैक श्रोतियों पर खूब खूब स्वागत अपन ऐक आह रेडियो एक सौ सात पॉइंट आठ एफ एम खुश रहा खुशी वाटा, वाटा। आणि जस कि हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण आज ऐकत आहात शब्द नयन शब्द म्हणजेच नयन नयन आखे डोळे जस हिंदी म्हणलं तर एक मला खूप छान असं सा सापडला मेसेज आणि मी जसं वाचत होती तर खूप छान वाटलं मला असं वाटत ऐकवावं खुदाने आखी क्यू बनाये आखी म्हणा कि किती आजी बनाई खुदा न आखे कित अजी बनायी है जब उठती है दुआ बन जाती जे हया बनतीन उठकी है अदा बन झुके उठ जाती है तो खता बन जाती है, क्या है? खुलती है दुन्या रुला देती खती है दुन्या रुला देती है बंद होती है दुन्या रुला दे त्याची आखे है की बात ही कुछ कुर आहे हा आणि जसं की आताच आपल्याला खूप छान मेसेज ही आलेला आहे सौ प्राजक्ता अमृत बोबडे मोशी पुणे यांनी चारवी पाठवली आहे नजर नजरेला नजर भिडली ओढ तुझी लागली वा, वा। नजरेला नजर भिडली ओढ तुझी लागली, लागली। पहिल्या प्रेमाची जाणीव सख्या तुझ्यामुळे झाली खूपच सुंदर आणि मला असं वाटत <laughs> चारोळी माझी एक सादर करतोय खूप सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे प्राजक्ता मॅडम यांनी त्यांचे आणि आपण जसं पाहिलं की जे भाव असतात ते नजरेवरून करतात तसं आपण जर पाहिलं तर तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर माझ्याही मनाला फुटली पालवी तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर माझ्याही मनाला पालवी फुटली तू सोबत आहेस म्हणून आज जगण्याची उमेद वाटली तू सोबत आहेस म्हणून जगण्याची उमेद वाटली डोळ्यातला प्रत्येक भाव हा वाचता आला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तेजू मला पण असंच वाटतं काही मुली अशा असतात ना की म्हणत असतात की तू माझी काही तारीफ करतच नाही तू माझ्याबद्दल काही बोलतच नाही तुझं प्रेम तू कधी सांगतच नाही त्याचं एकच उत्तर असत एकदा तरी डोळ्यात बघ हो, तुला प्रेम समजेल तर अशा गोष्टी असतात डोळ्यांच्या आणि आय थिंक आपल्याला दिपाली मॅडम छान असं गाणं सजेस्ट केलं आणि चारोळी म्हटली आणि नक्कीच आपण त्यांची ही फरमाईश पूर्ण करूया एकाच या जन्मी जणू फिरून नव्हे जन्मेनवी नक्कीच हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐका आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ फुनेरी आवाज एकशे सात आनंदी रहा आनंद लुटा जन्मी जन फिरु नवी जन्मी ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते रेडिओ पुणे आणि खूप सुंदर असं विषय आणि त्याच्यावर आपण बोलत आहोत खूप छान छान अशी गाणी आपल्याला फरमाईश्वर येतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला खूप एन्जॉय केला मिळतं पण सर मला वाटतं की आपल्याला ले एक मेसेज आलेला आहे आपल्याला मेसेज येतोय प्राध्यापक संदीप हापसे सरकार पात्रे खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आपलं खूप खूप स्वागत सर। आहे सर आणि सरांची जी चारोळी आहे ती सरांनी पाठवलेली आहे आम्ही आपल्याला वाचून दाखवतोय ते जुझी हा। आ, मोहक तुझी आधा तिरकी तुझी नजर मोहक तुझी आधा तिरकी तुझी नजर जेव्हा माळतेस तू कुंतलात गजरा तेव्हा सावरून घेत जा पदर तेव्हा सावरून घेत जात अतिशय छान अशी चारोळी त्यांनी सादर केलेली आहे खूप खूप धन्यवाद आणि मला असं वाटतं की आपण जर पाहिलं तर डोळ्यांची भाषा जी आहे ती hmm. कळली पाहिजे असं मला वाटतं आता बघा ना कसं असतं की आ, बोलके डोळे तुझे घायाळकरी करी बांध आतुर मी उत्तर आला hmm. आतुरमी उत्तर आला माझेही मन जरासे जाण माझेही मन जरासे जाण आणि जसे कि आपल्याला हो, हो, एक खूप सुंदर मेसेज आलेला आहे सुचिता बडोदा यांनी पाठवलेला आहे नजरे तुझ्या पाहते माझ्या विरहाचे गीत बिडले ते सूर थेट हृदय झाले माझे मनमी कविताही पाठवली चारोळीसोबत हो, हो, हो, वाचलं तर बरोबर तू शोध तू पाणी नाही तहान शोध आनंदाचा एक बहाना छान शोध तू प्रेम नाही विश्वास शोध दोन मनातला यमक शोध तू प्रकाश नाही सकाळ शोध नवीन पहाट नवे न तू शब्द नाही त्यांची इतकी सुंदर अशी चार कविता पाठवली त्यासाठी मनापासून मी धन्यवाद करते हो आणि आपण जर आपण पाहतोय की आ, मला वाटतं आणखी एक मेसेज येतोय आणि नक्कीच आणि मी Uh, वाचून दाखवेलच तुम्हाला नीता आंधळे अहमदनगर oh. वरून oh. नजरेतले भाव तुझे खूप काही सांगतात वा wow. नजरेतले भाव तुझे खूप काही सांगतात अबोल तुझ्या भावना हृदय माझे जाणतात वा wow, wow, नीता wow. आंधळे यांनी अहमदनगर वरून ही खूप छान असा पाठवलेला आहे खूपच सुंदर अशी चांगली आणि आपण पाहिलं ना नजरेचे जे भाव असतात ते नजरेचे जे भाव आहेत ते मनातले भाव नजरेमध्ये येतात हो, कारण मनामध्ये ज्या काही सुख दुःखाच्या गोष्टी चाललेल्या असतात त्या सगळ्या म्हणजे चेहरा जरी खोटं बोलत असेल तरी डोळे कधी खोटं बोलत नाहीत असं म्हटलं जातं आणि मला असं वाटत की डोळे हा विषय जो आहे हा इतका या डोळ्यांची विषयाची या व्याप्ती एवढी आहे की डोळे या विषयावर खूप जणांनी खूप काय कळलेलं आता आपण जर पाहिलं तर निरागस चेहरा वेळ लावी जीवा बरोबर डोळ्यात तुझ्या बोलते भाव निरागस चेहरा वेड लावी जीवा डोळ्यात तुझा बोलके भाव मंद गोड ला आणि जस कि कसं आहे ना मला बऱ्याच लोकांचे शब्द वाचायला लो खूप आवडतात तर खूप काही शिकायला मिळत आणि म्हणूनच मी एक खूप छान असा मेसेज वाचला होता दोन डोळ्यांचे नाते हे सर्वात सुंदर असते वाचर असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघतात किती वेगळी अशी संकल्पना आहे की एक साथ दोघांचे काम चालतात ट्विन्स म्हणलं तरी अगदी रेल्वेच्या पटरी सारखं रुळा सारखं ते कधीच एकमेकांशी आणि काय असूनच असं म्हटलं जातं माझी चारुळे आहे त्यासाठी एक प्रेमाची भाषा हृदयआधी डोळ्यांना लगे कळते हो oh. प्रेमाची भाषा हृदयाधी डोळ्यांना लगे कळते आणि लोक उगा म्हणतात न बोलता, बोलता प्रेम असे कसे जुळते न बोलता प्रेम असे कसे जुळते आणि म्हणूनच मला त्याच्यावर एक इंग्लिश मध्ये खूप छान असं कोड सांगाव असं ब्युटी इज हाऊ यु फील इट इज नॉट समथिंग फिजिकल म्हणजे ते भाव असे असतात की डोळ्यातून रिफ्लेक्ट होतात जसं हो तुम्ही म्हणता की लोक म्हणतात की कसे काय डोळ्यातून डोळ्यात प्रेम होता परंतु नक्कीच हे आहे फिजिकली गोष्ट नाहीत परंतु खरच या गोष्टी आहेत आणि हो। जसं की आपल्याला मेसेजही आलेला आहे आणि हो। त्यांना गाना ऐकायचं आहे आय थिंक सो त्यांना चार गाणी ऐकायचे आहेत नैनावरची आणि आपण एक एक करून त्यांच्यासाठी हे चारही गाणे आपण नक्कीच लावूया आणि जस की पहिलं त्यांचं गाणं आहे मला असं वाटतं खूप सुंदर गाणं आहे नजरे मिली दिल धडका आणि आपण हे गाणं हो, त्यांच्यासाठी खास हो, लावूया आणि त्यांना हे गाणं नक्की ऐकूया आणि त्यांच्या बरोबर हे गाणं नक्की हो, एन्जॉय करूया आपण ऐकत रेडिओ पुणे एकशे सात पॉइंट आनंदी राहा आनंदा आणि हे सुंदर असं गाणं तुम्ही सर्वांनी Enjoy it again! थोड्याशा विश्रांतीनंतर आणि हे सुंदरचं गाणं ऐकल्यानंतर मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आम्ही दोघही तुमचं सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये आणि शब्दांशी खेळतोय आम्ही आणि खूप असे सगळे मेसेजेसातले भाव शब्दांसोबत पाठवतात आणि खरंच कसं शब्दांसोबत खेळता येतं हे तुम्हीही शिकून घ्या बरं का आता त्याची जी कसं आहे की डोळे जे आहेत ते डोळे जसं की मी आपल्याला मग म्हणलं की प्रत्येक भाव मांडतात फक्त आपल्याला डोळ्यातले भाव कळले पाहिजेत आता पहा ना माझी त्या अनुषंगानाची जी चारोळी आहे त्यातून मला असं म्हणायचं आहे की वादळे उठतात सागरात नि मनात ही वादळे उठतात सागरात ही आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही वादळे उठतात सागरात नि मनात ही डोळ्यांना ते दिसत नाही याचा अर्थ असा का घ्यावा कि त्यांना काही दुःखच असत नाही असू शकत ना म्हणजे काही काही दुःख जे असतात ते पापणी आड सुद्धा असतात hmm. म्हणजे डोळे जे असतात ते डोळे बोलके असतात डोळे भाव लपवतात आणि म्हटलं जात आहे की जीवन सुंदर आहे डोळे उघडून बघ जीवन सुंदर आहे डोळे उघडून बघ दुःख तर hmm. क्षणभंगूर दुःख तर क्षणभंगूर hmm. तूच तुझ सुखी बनव जग तूच तुझ सुखी बनव जग कारण जग सुखी बनवणं हे फक्त आपल्याच हातात हो, असत सुख नाही देऊ शकणार त्यामुळं आपण डोळ्यामध्ये अश्रू घेऊन मनामध्ये वेदना घेऊन आपण किती दिवस जगत राहायचं आपण दुःख किती उगाळत बसायचं बरोबर आपण स्वतःला किती त्रास करून घ्यायचा हा या, याचा सुद्धा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे असं मला वाटतं हो नक्कीच कारण विचार केल्यावरच समजेल की दुःख सुख कुटा आता नुसतं जीवनाच असं नाही तर अगदी आपण ओळीमध्ये जरी काही लिहायला लागलो तर ओळीचं सुद्धा कसं असतं बघा शब्द हसरे असल्यावर कविता होते गोजीरवाणी शब्द, शब्द हसरे असल्यावर लपो कविता डोळ्यात लपाने म्हणजे जसे आपण भाव व्यक्त करू तसे आणि त्यांनी सुरुवात प्रेमाची तिथूनच होते असं हो। मला वाटतं जसं की कोणी असं म्हंटलय की तुझे गोजिरी रूप पाहून हो। मनाची कळी उमलून गेली तुझे गोजिरी रूप पाहून मनाची कळी उमलून गेली मृग नैनाची तीर तुझी अंतरास माझ्यात छेडून गेली वा, वा। खूपच सुंदर हे सुरुवातच ना डोळ्याचा वार डायरेक्ट हृदयाशी हो। आणि डोळ्याच्या वाराने हृदयाचा ठोका वाढतो आणि प्रेम जुळत असं एक गाणं आहे तेरे नैना मेरे नैना आणि खूप सुंदर असं गाणं तेरे नैना मेरे नैन मिठी आणि आय थिंक सो की आपण सर्व श्रोत्यांना हे गाणं नक्कीच ऐकूया कारण असं म्हटलं जातं वेन आय क्लोज माय आईज आय सी यू वेन आय क्लोज माय आईज आय सी यू वेन आय ओपन माय आईज आय मिस यू आणि नक्कीच खूप सुंदर असं गाणं आहे आणि आपण सर्व श्रोत्यांना हे गाणं नक्कीच ऐकलं पाहिजे तोपर्यंत तो तुम्ही ऐकत राहा रेडिओ एकशे सात पॉइंट आठ एफ आनंदी राहा आनंद लुटा सा, सा, सा, सा रे, रे, रे, रे, रे गा, गा, गा सारे गा मा, मा, मा। सी गा, गा, गा, गा ये तो हुए सुर अब, अब इन पे बिठाएं बोल ते नै मेरे Oh, dear. प्लैटफॉर्म पुनेरी आवाज 107.8 खुश रहो, वन जीरो सेवन पॉइंट एट एफ कभी खुश रहो खुशियाँ बाटो कॉल कीजिए रेडियो आवाज, एक सात पॉइंट आठ मी आर्जी कैलास मैं आर्जी तेजूरत एक सुंदरश कार्यक्रमात म्हणजे हा खेळ शब्दांचा आणि आज आपण या शब्दाशी खेळतोय नयन नयन हा आपल्याला माहित आहे का तेजूजी माझी चारोळी त्या अनुषंगानं मनातल्या भावनांचं प्रतिबिंब चेहऱ्यावर स्पष्ट दिसत मनातल्या भावनांचं प्रतिबिंब चेहऱ्यावर स्पष्ट दिसते शब्द बोलतात खोटे शब्द बोलतात खोटे डोळ्यांना कुठे भान असते डोळ्यांना कुठे भान असते आणि डोळे तर खरंच बोलतात आणि म्हणूनच आपल्याला एक डोळे या विषयावर एक खूप सुंदर अशी आलेली चार सुंदर असा मेसेज आलेला बोबळे मोशीवरून पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे खूप आवडत लेखीची पाठवणी करताना आई बाबांच्या डोळ्यात अश्रू आले वा, वा। लेखीची पाठवणी करताना आई डोळ्यात अश्रू आले काळजाचा तुकडा दूर होताना मन गहीवरून आले वाय अशी चारोळी त्यांनी पाठवली आणि जसे की शब्द एकच आहे अर्थ एकच आहे पण वेगवेगळ्या शब्दांनी किती सुंदर असे ते लिहू शकतात तर नयन हा शब्द घेऊन प्राजक्ता यांनी खूप अजून एक छान अशी चारोळी पाठवली आपल्याला सर नयन माझे बोलके की चेहरा काही सांगतो वा नयन माझे बोलके कि चेहरा काही सांगतो मग कसे असले तरी वाजता हे जे भाव आहे त्या अनुषंगाने मला एक चारोळी बरोबर मनात भाव असले की प्रीत डोळ्यांनी बोलते कधी शब्दात सजून तर कधी आरक्त गालावर खोलते कधी शब्दात सजून तर कधी आरक्त गालावर खोलते तर मी म्हणत होतो तेजूजी कि कसं आहे की डोळ्याच्या माध्यमातून जे जे मनातले सगळे भाव असतात त्या मनातले सगळ्या भावांचं प्रतिबिंब जे आहे ते डोळ्यामध्ये दिसतं आणि आपण एखाद्याचे डोळे वाचून सुद्धा त्याच्या मनामध्ये काय चाललंय त्याच्या मनाची काय अवस्था आहे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर सुद्धा आपण जाणू शकतो एकदम व्यवस्थित आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये भाव लिहिलेले असतात म्हणजे ती पण एक भाषा आहे बरं का हो। आणि तुम्ही सर्वांनी ही भाषा शिकलीच पाहिजे कारण कधी कधी ना मनातले जे भाव असतात ते शब्दांद्वारे ओठावर येत नाहीत पण ते भाव सतत आपल्या डोळ्यांमध्ये असतात हो। आणि म्हणून जर वाचायचं जर असेल म्हणतो की चेहरा पडो आपला हे चेहरा वाचा परंतु डोळे नक्की वाचा हो। कारण जे भाव आहेत ते डोळ्यामध्ये लपलेले आहे आणि म्हणून आपल्याला एक खूप सुंदर असं त्याच्या संदर्भाने मला असं वाटतं की जगताना जगावे असे की आपला सहवास हवा हवा असा जगताना जगावे असे की आपला सहवास हवा हवा अस आपण सोबत नसलो की आठवणीने डोळ्यात अश्रुत आठावा आपण नसलो की आठवणीने डोळ्यात अश्रुत आठावा आणि म्हणूनच या डोळ्याना कुणाचे तर म्हणजे इंटार हो जो आहे तो नक्कीच किसी प्यार आहे प्यारा सा गाना, गा इंतजारोता बहुत ही प्य सा वापस करतेस ही थोडी देर बाद आप सुनते आपण रेडिओ पुणे आवाज 107.8 वन झिरो आणि आय थिंकडे सर एक कविता सांगायची तुम्हाला हो नक्कीच नक्कीच नक्कीच डोळ्यातील अश्रू लपवन वाटचं चित्क सोपन असत वा खूपच डोळ्यातील अश्रू लपवणं वाटतं चित् सोपन असत वा वाज वा। एक आणि तुमचं म्हणजे आमच्या या कार्यक्रमावर प्रेम असणं हेही आमच्यासाठी खूप भागीची गोष्ट आहे आणि असंच प्रेम तुम्ही आमच्या या शो साठी दर रविवारी दुपारी दोन ते तीन नक्कीच देत राह ओके मॅम थँक्यू धन्यवाद खूप छान अशी चारोळी मला असं वाटत सांगितली तर नक्कीच नाही बरोबर आहे जर चारोळीच आपण म्हटलं तर त्यांनी जे भाव सांगितले त्या अनुषंगाने मला माझे भाव असे वाटत कि तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर मनापासून एकच वाटले तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर मनापासून एकच वाटले तू सोबत होतीस म्हणून मला प्रेमाचे गाव भेटले तू सोबत होतीस म्हणून मला प्रेमाचे गाव भेटले आणि शेवटी किती जरी झालं तरी डोळे नयन हो, एक नजर, नजर या सगळ्या गोष्टी एकच आहेत कनेक्टेड आहेत हो, फक्त कि वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे भाव मांडलेले आणि वेगवेगळ्या हो, लेखकांनी शायांनी आणि अगदी कथे मध्ये सुद्धा की आपण पाहतो आता समाजामध्ये मला वाटतं आपल्याला परत एक कॉल येतो आपण कॉल घेऊया आणि आपलं ही चर्चा पुढे चालू ठेवूया हॅलो आ, नमस्ते सर थोडा आवाज मोठा हॅलो हा सर हॅलो हा ऐकतोय सर आपण बोला सर हॅलो हॅलो सर तुमचा आवाज येत नाहीये तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करू शकता तर आपण पाहतो की बऱ्याच वेळा हा सगळा साहित्य विश्वातल्या नजरेचा विषय झाला पण त्याची जी आपण पाहतो हो की बऱ्याच वेळा ज्यावेळी देशामध्ये काही म्हणजे युद्ध सदृश्य परिस्थिती असते किंवा काही इमर्जन्सी जाहीर केली जाते किंवा काही संशयास्पद घटना घडते कुठं जगामध्ये तर असं वारंवार शासनाकडून आवाहन केलं जातं की आपण बेवारशी ज्या वस्तू आहेत त्याच्यावर नजर ठेवा आणि आपल्या बाजूला कोणी संशयीत व्यक्ती आहे का त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि खरं म्हटलं तर ही आपली सर्व नागरिकांची जबाबदारीच आहे की आपण अशा बेवारस वस्तूंवर सुद्धा नजर ठेवली पाहिजे हॅलो हॅलो हॅलो बोलाय सर बोला नमस्कार सर कोण बोलताय कुठून बोलताय सर तुकाराम शिंदे पुणेहून बोलतो मी हा बोला सर बोला मला एक चार बोलायची होती नक्कीच सर आज सकाळी आठवण तुझे प्रतिबिंब या नाही ना तू प्रेम अस दिलस ते सारे आहे माझ्या हृदयात अशी चार कॉल केला रेकॉर्ड ऐकायचंय का या अनुषंगाने हा मला मन पिक्चर मधलं एक गाणं माझ्या मिसेस ला डेलिकेट करायचंय ते आग्रेला आहे आता निश्चित कोणतं गाणं आठवतंय का तुमच्या आग्रहामध्ये okay, okay, तुम oh. जी तुम कल्पना जी आहे त्यांच्यासाठी हे गाणं नक्कीच डेडिकेट okay. yeah, करू आणि okay. खरं सर तुमची चालवळी खूप सुंदर होती आणि तुम्ही कॉल केला यासाठी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सो हां सर तुम्ही काहीतरी बोलत होते हा जो नजरेचा आपण विषय बोलतो हो, आहोत तर आपली सामाजिक एक जबाबदारी सुद्धा आहे की आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्यावर लक्ष ठेवणं की कोण काय करतोय कोण कौन, कोणाची काही संशयास्पद परिस्थिती आहे का आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपली अवतीभोवती सुद्धा नजर असली पाहिजे मला याच्याशी काय देणं मला याच्यातून काय मिळणार या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवून आपण चौफेर नजर आपली ठेवली पाहिजे एकदम छान आणि जस की खरंच अशा काही गोष्टी आपल्याला दिसत राहतात आणि जसं की लक्ष ठेवणे म्हणजेच हो। काय लक्ष आपण डोळ्यांनीच ठेवतो हो। आणि कधी कधी म्हणतात की या आखे कधी धोका देते या हो। परंतु धोका कधी मिळतो धोका कधी मिळतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला निगेटिव्ह आपल्याला धोका हा मिळतो कारण हो। जो भाव आपल्या मनात असतो तोच भाव डोळ्यामध्ये येतो आणि तोच भाव व्यक्त होतो सगळ्यांच्या समोर आणि म्हणून मला असं वाटतं की आणखीन एक चार नक्कीच ऐकायला आवडेल नाही आपलं म्हणणं बरोबर आहे मी नजरेच्या ह्याच्यातून जर बोलायला गेलो तर खूप वेळा आपल्या चेहऱ्यावरचे भाव आणि आपली जी नजर आहे ती समोरच्या व्यक्तीला रिॲक्ट करते म्हणजे आपण जर रागानी पाहिलं समजा एखाद्याकडं किंवा एखाद्याकडं या गोष्टी समोरच्या व्यक्तीवर खूप मोठ्या इफेक्ट करतात त्यामुळं आपल्या नजरेमध्ये कायम प्रेमळ भाव असले पाहिजेत आणि आईज कॅन से मोर दॅन द माउथ हो चेहऱ्यापेक्षाही डोळे खूप जास्त बोलतात आणि म्हणून फेस इज दर एक आरशाच काम करतो ऑफ द माइंड अँड आईज विदाउट स्पीकिंग कन्फ्यूज दीक्रेट ऑफ द हार्ट बऱ्याच ज्या मनातल्या गोष्टी असतात डोळ्यांद्वारे त्या स्वीकार केल्या जातात पण चेहऱ्याची गरज नसते त्यावेळेस कारण सगळे भाऊ हे आपल्या डोळ्यामध्ये आलेले असतात आणि म्हणून मला असं वाटतं की नेहमीच मी म्हणत राहते की कोणताही विषय कधीच न संपणार त्याच्यावर आपण कितीही गप्पा मारला तरी वेळ मात्र आपल्याला सांगतेय कि <laughs> तुमचा तुमची वेळ झाली आहे आणि खरंच ना मला असं वाटत कि आपण दर आठवड्यानंतर भेटतो हो। या शो मध्ये ती हो। एक मज़ा असते आणि श्रोते भरभरून आणि म्हणूनच आपली जायची वेळ झालेली आहे आणि तुकाराम सरांनी खास एक त्यांच्या पत्नीसाठी मन पिक्चर मधले खूप एक आपल्यावर डेडिकेट आपल्याला सांगितलं की तुम्ही डेडिकेट करा तुमच्या आवडीचं गाणं नक्कीच जाता जाता आम्ही हे गाणं त्यांना ऐकवूच पण जाता जाता आपकी किती एक चारोळी बनतील <laughs> आणि चारोळींच कसं आहे आपण आज नजर या विषयाची जी आहे ती चारोळी चारोळ्यांचा हा हा खेळ शब्दांचा आपण घेतलेला आहे तर मला या निमित्ताने न, एक कविता शेवटी जाता जाता श्रोत्यांना आपल्या ऐकवाविषयी वाटते कि असे व्हावे कधीतरी असे व्हावे कधीतरी तू औचित सामोर यावी असे व्हावे कधीतरी तू औचित सामोर यावी तुझ्या घाऱ्या डोळ्यात मी जीवनाची स्वप्ने पाहावी तुझ्या घाऱ्या डोळ्यात मी जीवनाची स्वप्ने पाहावी हाती हात तुझा हाती घ्यावा तुझा हात सोपतीचे वचन तू मला द्यावे हाती घ्यावा तुझा हात सोबतीचे वचन तू मला द्यावे मृदुगंधीत क्षणांना साक्ष मृदुगंधित क्षणांना साक्ष कोसळणाऱ्या पावसाने व्हावे शेवटच्या चारोळी सादर करतोय कवेतल्या तुझ्या माझ्या धुंद क्षणांची रात्र कधी न सरावी गुंफून श्वासात श्वास सुगंधी तू आणि मी कायम अशी स्मरावी तर हा नजरेंचा जो नजरेचे जी वेगवेगळे भाव आहेत जे चारोळीमधून जे कवितेमधून अनेक कवींनी लेखकांनी मांडलेले आहेत ले तर हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमाचा आजच्या पुरता समारोप करताना खर तर आम्हाला जाऊ वाटत नाहीये परंतु वेळेच बंधन निश्चितच आहे कारण वेळ सांगतीये की तुम्हाला आता बाय बाय म्हणायचं आहे परंतु खूप छान असं शेवट आपल्या आजच्या कार्यक्रमाचं झालेला आहे खूप सुंदर अशी कल कविता म्हटलेली आहे आणि नक्कीच निश्चितच तुमच्याही मनामध्ये आणखीन असे भाव येत असतील आणि त्यासाठी तुम्ही मात्र पुढच्या रविवारची नक्कीच वाट पाहावी कारण आम्ही पुढच्या रविवारी सुद्धा परत एकदा दुपारी दोन ते तीन हा शब्दांचा एक, ला ला नवीन एक, नवीन एक नवीन शब्द घेऊन एक नवीन आठवणी घेऊन एक नवीन भावना कविता चार तुमच्या सोबत आम्ही पुन्हा गप्पा मारायला येणार आहोत परंतु आता आम्ही तुमचा निरोप घेतोय पण जाता जाता हे खूप सुंदर असं गाणं तुम्ही एन्जॉय करा स्टेट इथ ऑन दॉंग आणि तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज सात पूर्णांक आठ आनंद लोटा आ... आ... आ... आ... Eh hey, he he Ah ha ha chahe चाहे हो मेरा मन क्यों तुम्ही चाहे